कंध तिसरा अध्याय चौथा उद्धवाचा निरोप घेऊन विदुराचे मैत्रेय ऋषींकडे प्रयाण उद्धव उवाच अथ ते तदनुज्ञा वारुणीभ्रंशी तुरुक्त ओमपरमात्मने उद्धव म्हणाला नंतर ब्राह्मणांची परवानगी घेऊन यादवांनी भोजन केले आणि मग वारुणी नावाचे मद्य ते प्याले त्यामुळ त्यांचा विवेक नष्ट झाला आणि लागट बोलून तिकमांच्या मरमावर आघात करू लागल मदिरिशिची बुद्धी बिघडली आणि ज्याप्रमाणे वळूळ एकमकांवर घासल्यान त्यांना आग लागत्याप्रमाण सूर्यास्तापर्यंत तारामारी करू लागल आपल्या मायेचा तो परिणाम पाहून भगवंत सरस्वती नदीच्या पाण्यान आचमन करून एका झाडाखाली बसल शरणागतांचे दुःख दूर करणाऱ्या भगवंतांनी आपल्या कुलाचा संहार करावा असे ठरवले होते म्हणून त्यांनी मला आश्रमास जावयास सांगितले विदुरा त्यांच्या त्या म्हणण्याचा आशय जरी मला समजला होता तरीसुद्धा स्वामीचरणांचा वियोग सहन न होऊ शकल्यानं मी त्यांच्या पाठोपाठ प्रभास क्षेत्रात गेलो तेथे मी पाहिले की जे सर्वांचे आश्रयस्थान आहेत परंतु ज्यांना कोणताही कोणाचाही आश्रय नाही ते माझे परमप्रिय प्रियतम परमसुंदर प्रभु सरस्वती नदीच्या तीडावर एकटेच बसले आहेत दिव्य अत्यंत विशुद्ध सत्वमय असे सुंदर श्यामवर्ण शरीर शांत भाव असलेले तेजस्वी डोळे चार हात आणि रेशमी पितांबर हे पाहूनच मी त्यांना ओळखले ते एका छोट्याशा पिंपळाला टेकून डाव्या मांडीवर उजवे चरणकमल ठेवून बसले होते खाण्यापिण्याचा त्याग करून देखील ते अत्यंत आनंदी दिसत होते त्याचवेळी व्यासांचे प्रियमित्र परमभागवत सिद्ध पुरुष मैत्रेय ऋषी आनंदाने विहार करीत योगायोगाने तेथे येऊन पोहोचले मैत्रेय मुनी भगवंतांचे प्रेमभक्त आहेत आनंद आणि भक्तिभावामुळे ते सदैव विनम्र असतात त्यांच्या देखतच प्रेम आणि सुहास्य वदनाने माझ्याकडे पाहून मला आनंदित करीत हरी म्हणाले श्री भगवान म्हणाले मी तुझे मनोगत जाणतो म्हणूनच दुसऱ्या कोणालाही अत्यंत दुर्लभ असलेले असे साधन मी तुला सांगतो उद्धवा मागील जन्मी तू वसू होतास विश्वाची रचना करणाऱ्या प्रजापती आणि वसू यांनी केलेल्या यज्ञात माझ्या प्राप्तीच्या इच्छेने तू माझी आराधना केली होतीस हे उद्धवा या जगात तुझा हा जन्म शेवटचाच आहे कारण या जन्मात तू माझा अनुग्रह प्राप्त करून घेतला आहेस हा मर्त्य लोक सोडून मी आता माझ्या धामाकडे जाऊ इच्छितो तुझ्या अनन्य भक्तीमुळेच यावेळी अशा एकांतात तुला माझे दर्शन झाले ही मोठी भाग्याची गोष्ट आहे पूर्वी पाद्मकल्पाच्या प्रारंभी मी आपल्या नाभी कमलावर बसलेल्या ब्रम्हदेवाला माझा महिमा प्रकट करणाऱ्या ज्या श्रेष्ठ ज्ञानाचा उपदेश केला होता आणि ज्याला विवेकी लोक भागवत म्हणतात तेच ज्ञान मी तुला देतो विदुरा माझ्यावर प्रत्येक क्षणी त्या परमपुरुषाच्या कृपेचा वर्षाव झाला होता जेव्हा ते असे आदरपूर्वक म्हणाले तेव्हा स्नेहभावाने माझे अंग रोमांचित झाले वाणी सद्गतीत झाली आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागले मी हात जोडून त्यांना म्हणालो स्वामी अपने चरणकमला सेवा करना र्या या जगत अर्थ धर्म काम मोक्ष या पी का दुर्लभ नहीं तथा पी हे प्रभु माला कशा की इच्छा नहीं मी तो केवल अपने चरणकमला से आसूचले प्रभो अपन निस्पृह असुनी कर्म करता अजन्मा जन्म घेता स्वत कालरूप असूनही शत्रूच्या भीतीने पळून जाऊन द्वारकेच्या किल्ल्यात लपून बसता आणि स्वाताम असूनही 16,000 हजार स्त्रियांसमवेत रममाण होता असे हे विचित्र चरित्र पाहून विद्वानांची बुद्धी सुद्धा सम्रमात पडते देवा आपल्याला आपल्या स्वरूपाचे ज्ञान सर्वथै अबाधित आणि अखंड आहे असे असूनही सल्ला घेण्यासाठी मला बोलावून भोळ्याबाबड्या मनुष्यांप्रमाणे आपण लक्षपूर्वक मला प्रश्न विचारता प्रभो आपली ती लीला माझ्या मनाला संभ्रमित करते अहो स्वामी आपल्या स्वरूपाचे गूढ रहस्य प्रकट करणारे जे श्रेष्ठ आणि समग्र ज्ञान आपण ब्रम्हदेवाला सांगितले ते समजण्यास मी योग्य असेन तर मला सांगावे त्या योगे मी या संसार दुःखातून सहज पार होईन माझ्या हृदयातील भाव या प्रमाणे मी जेव्हा निवेदन केले तेव्हा परमपुरुष कमलनयन भगवान श्रीकृष्णांनी मला आपल्या परमस्थितीचा उपदेश केला अशा प्रकारे पूज्य गुरु श्रीकृष्णांकडून आत्मत्र समजून घेण्याचे साधन ऐकून आणि प्रभूंच्या चरणाना वंदन करून तसेच त्यांना प्रदक्षिणा घालून मी येथे आलो आहे यावेळी त्यांच्या विराने माझे चित्त अत्यंत व्याकुळ झाले आहे विदुरा दर्शन मला अनंद जाला होता, परंतु आता विरहाने हृदया बद्रिकाश्रम क्षेत्र जो थे भगवान श्री नारायणदेव और नर ये दोन ऋषि लोकान कृपा करना दीर्घकान सौम्य परंतु कठिन तपश्च्रेया करीत श्री शुक म्हणाले उद्धवाच्या तोंडून आपल्या प्रिय प्रियबंध विनाशाचा असा असह्य वृत्तांत ऐकल्यानंतर परमज्ञाने विदुराला जो शोक उत्पन्न झाला तो त्याने ज्ञानाने शांत केला भगवान श्रीकृष्णांच्या परिवारातील प्रमुख महाभागवत उद्धव जेव्हा बद्रिकाश्रमाकडे जाण्यास निघाला तेव्हा कुरुश्रेष्ठ विदुराने मोठ्या श्रद्धेने त्याला विचारले विदुर म्हणाला उद्धवा योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी आपल्या स्वरूपाचे रहस्य प्रकट करणारे जे परमज्ञान आपल्याला दिले होते ते आपण आम्हालाही ऐकवावे कारण आपल्या सेवकांचे कार्य करण्यासाठीच भगवंतांचे सेवक विहार करीत असतात उद्धव म्हणाला हे तत्वज्ञान ऐकण्यासाठी तू मुनीवर मैत्रियांची सेवा केली पाहिजेस हा मर्त्य सोडताना स्वतः भगवंतानीच तुला उपदेश करण्याची त्यांना आज्ञा केली होती श्री शुकदेव म्हणाले विदुराबरोबरच्या संभाषणात भगवान श्रीकृष्णांच्या गुणांच्या त्या कथामृतामुळे उद्धवाचे भगवंतांशी वियोगाचे दुःख कमी झाले यमुनेच्या तीरावरील त्यांची ती रात्र त्याला एका क्षणासारखी वाटली प्रातकाल होताच तो तेथून निघून गेला राजा परीक्षिता ने विचारले भगवन वृष्णिकुल भोज वंशा सर्व महारथी आंसे सेना ही सेनापति नष्ट होते एवडेच काोकनाथ श्रीहरी ही अपले रूप तिरोत के सर्वे से प्रमुख उद्धव कसे वचले श्री शुकदेव म्हणाले ज्यांनी केलेली इच्छा कधी व्यर्थ होत नाही त्या श्रीहरींनी ब्राह्मणांच्या शापरूपी काळाचा बहाणा करून आपल्या कुळाचा संहार केला आणि आपला अवतार समाप्त करताना असा विचार केला आता या लोकातून मी निघून गेल्यानंतर अत्यंत संयमशील असा उद्धवच मी सांगितलेले ज्ञान ग्रहण करण्यास ग्रहन योग्य अधिकारी आहे आत्मज्ञानी उद्धव माझ्यापेक्षा अणुमात्र सुद्धा कनिष्ठ नाही तो विषयांमुळे कधी विचलित झाला नाही म्हणून माझ्या ज्ञानाचे मूळ कारण असणाऱ्या जगद्गुरु श्रीकृष्णांची अशी आज्ञा झाल्यावर उद्धव बद्रिकाश्रमात जाऊन समाधीयोगाने श्रीहरीची आराधना करू लागला कुरुश्रेष्ठ परीक्षिता परमात्मा श्रीकृष्णांची श्रीकृष्णांनी लीलेनेच आपला श्रीविग्रह प्रकट केला होता आणि लीलेनेच तो आदृश्य केला त्यांचे हे अंतर्धान पावणे सुद्धा धैर्यवान पुरुषांचा उत्साह वाढवणारे आणि दुसऱ्या पशुतुल्य अशा अधिर पुरुषांना अत्यंत असह्य होते परमभागवत उद्धवाच्या तोंडून भगवंतांची प्रशंसनीय करणे आणि अशा प्रकारे त्यांचे अंतर्धान होणे ऐकून तसेच भगवंताने परमधामाला जाताना आपली आठवण काढली हे विदुराणी ऐकल्यावर तो प्रेमविफल होऊन अश्रू ढाळू लागला यानंतर भरतश्रेष्ठ सिद्धविदुर्यमुनातटावरून काही दिवसानी गंगेच्या किनाऱ्यावर पोचला श्री मैत्रेय ऋषी तेथेच राहत होते कालिंद्या कति सिद्ध अहोभर्षभ प्राप्द स्व सरित यत्र मि मु इतिमद्भागवते महापुराणे पारंस्या संहितायां तृतीय स्कंधे विदुरोधव संवाद चतु्याय श्रीकृष्णापणमस्त